नारायण गावकरी शिवनी रियाला आला हो आला आपला रेडिओ शिवनी रियाला हो रेडिओ शिवनेरी नाईन्टी पॉईंट फोर एफ एम आवाज तुमचा आमचा नमस्कार मित्रों सर्व स्वागत है रेडियो शिनेरी 90.4 पॉइंट वर आवाज तुम्हारा आमचा मित्रों आज अपन सुलाब खेती योड़ महति घेना है आनी तुम्हारा महती ची सगी एक फेस्टिवल चालू है महोत्सव चालू है शिवजयंती ही काल गा आता अपन जो है बगतो कि शतक फार आनंद होता है आ शकारी लोग है जे पीक है तो सभीकड़े दिशते हैं चार वे द्राक्ष आप बाजार बगतो है तो निश्चित शेतीमध्ये जे द्राक्ष आहे त्याचा एक इम्पॉर्टन्स रोल आहे आता आणि एक फेस्टिवल म्हणून आपला जुन्नर तालुक्यामध्ये सगळीकडे शेतकरी मंडळी मिळून करतात आणि त्याच्यामध्ये एक ठिकाणी सर या दोघांचा एक संवाद होणार आहे आता त्या संवाद आपण ऐकूया आपण ऐकत आहेत रेडिओ शिनेरी नाईन्टी पॉईंट आवाज तुमचा आमचा नमस्कार मंडळी आजपर्यंत आपण आयुष्यात अनेक महोत्सव होताना पाहिले आहेत आगड़ वेगड़ा द्राक्ष महोत्सव खूब कौतुक अपने ऐक आहोत् सर्वतत्र अगली उत्साह वातावरण है विविध वाता द्राक्ष सजले सग आनंदी वातावरण है योगे द्राक्षतज्ञ डॉक्टर भुजब समस्ता है चला तो यह निमित्ता थोड़ा सा गप्पा अपन बरब मारू डॉक्टर साहब आपलं रेडिओ नारायणगाव तर्फे खूप खूप स्वागत आहे आम्हाला थोडस असं जाणून घ्यायला आवडेल की आपल्या भागामध्ये द्राक्ष ही आली कुठून मुळात आणि कशी छान प्रश्न आहे आज आपण जे बघतो इकडे तिकडे बघा किती सुंदर सुंदर द्राक्ष आपल्याला दिसत आजूबाजूला जर बघितलं तर खूप छान असे मळे बहरून आलेले आहेत पण एक बातमी तुम्हाला किंवा एक माहिती तुम्हाला मी सांगतो ही द्राक्ष आज इथं जरी असली तरी ही मुलगी काही इथली नाहीत ही बाहेरून ना आलेली आहेत आपल्या सगळ्यांना सर्वसाधारणपणे असं माहित आहे की द्राक्ष म्हटलं का नाशिक अच्छा पण नाशिकला जी द्राक्ष आली ती साधारणपणे शंभर वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे वीसच्या सुमाराला वीस ते पंचवीसच्या सुमाराला द्राक्ष तिथं आली पण जुन्नर भागामध्ये द्राक्ष आली तीनशे वर्षा पूर्वी कि ज्याला इधे शाहजी राजिरी होती निजामाची कारद होती त्या वेला। तो द्राक्ष इत आठ एक उत्सुकतापूर्वक कि एक फार अर्थ है द्राक्ष कुली जे शाहजी राजे होते महाराजां वडिल आणि ती नेहमी स्वारीवर असायचे त्यांच्या कारकिर्दीमध्ये आणि असे जे एका याच्यामध्ये त्यांनी ह्या द्राक्षाची मती त्यांनी ऐकली आणि त्यावेळेला जिजाबाई जिजाऊ ही शिवनेरी किल्ल्यावर होती आणि एकदा असेच शहाजीराजे आले आणि जिजाऊ त्यांना म्हणाले कहो तुम्ही एवढे फिरता आणि हे करता मग ती द्राक्ष मला खावीशी वाटतात त्यावेळेला त्यांना त्याचे डोहाळे शिवाजी महाराजांचे डोहाळे लागलेले होते आणि त्यांना द्राक्ष खावायचे वाटले आणि मग शहाजी राजाने तिकडे फॉलिवर असताना हैदराबादच्या बाजूने एक द्राक्षाच्या काही वेली आणल्या आणि त्याची लागवड इथे केली आणि ती जात द्राक्षाची जात, जात वेगळी होती त्याला हापशी म्हणायची कारण हापसी नावाच्या माणसाने त्याची सुरुवातीला लागवड कशी करायची किंवा कसं करायचं याची माहिती दिली म्हणून ती त्या जातीचं नावच हापशी असं पडलं अच्छा आणि आज आपण बघू शिवनेरी किल्ल्यान जर आपण पूर्वीच्या दिशेला बघितलं तर इथे हापूस बाग नावाचं एक ठिकाण आहे मळा आहे तर ते हापूस बाग हे हापसीच अपभ्रंशरूप आहे कारण तिथे पहिल्यांदा इथे द्राक्ष लागली गेली आणि अशा रीतीने मग सुरुवातीला ही द्राक्ष लागली आणि त्याच्यानंतर मग हळूहळू इतर जाती आल्या खूप अच्छा खूप अच्छा म्हणजे जसा राजांचा इतिहास मोठा रंजक होता तसाच हा द्राक्षाचा इतिहासही मोठा रंजक हो, वाटतो नाही श्रोत्यांना पण डॉक्टर साहेब मला एक सांगा की ही द्राक्ष आली खरी पण ही जुन्नरच्या द्राक्ष जुन्नरच्या प्रेमात पडली का जुन्नर द्राक्षाच्या प्रेमात पडलं हे दोन्ही बरोबरच आहे कारण द्राक्ष इथं आली आणि ती इथल्या भूमीमध्ये रुजली याला कारण असं आहे की इथलं हवामान इथलं हवामान हे फार सुंदर आहे आल्हाददारक आहे आणि मूळचं द्राक्षचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणचं हवामान जसं आहे तशा प्रकारचं हवामान मिळतं जुलतं अगदी एक्झॅक्टली सांगता बरोबर नाही परंतु बरंच ते मिळतं म्हणजे कसं इथे फार ऊन नाही किंवा फार थंडी पण नाही पाऊस मोजक्या पिरियडमध्ये पडतो आणि हे हवामानाचं जे आहे तर इथे अशा हवामानामध्ये द्राक्ष चांगल्या रीतीने वाढतात चांगल्या रीतीने पोचतात आणि मजूर तयार होतात आता आता दुसरं कारण असं आहे की इथली जमीन माती इथं बघा तुम्ही ही जमीन उताराची आहे थोडीशी तांबूस रंगाची आहे आणि याच्यामध्ये चुनखडीचं प्रमाण कमी आहे आणि अशाच जमिनीमध्ये द्राक्ष चांगली होतात आणि तिसरा एक बाब असा आहे की इथले कष्टाळू शेतकरी जिज्ञासू शेतकरी असे अनेक ह्या भूमीमध्ये होऊन गेले आणि आजही आहेत की ह्या द्राक्ष पिकाला ते फार जीव लावतात आणि कष्ट करून बुद्धीने हे काम नुसतं कष्टाचं नव्हे तर हे बुद्धीचं आणि कष्टाचं दोन्ही काम आहे आणि हा मिलाफ इथं चाललेला आहे आणि म्हणून इथं द्राक्ष बघा भरल्या आहेत खूपच छान डॉक्टर साहेब मगाशी तुम्ही असं म्हणालात की हापशी या नावावर याची सुरुवात झाली बघितलं तर विविध प्रकारच्या द्राक्षाच्या जाती आढळतात तर श्रोत्यांना अगदी बरोबर अगदी बरोबर फार छान प्रश्न आहे कारण बघा हापशीने सुरुवात झाली आणि ती आपण का साधारणपणे काळ्या रंगाचे होते आणि लांब सडक अशी तिची मणी वाचायचे आपल्या हाताची बोट जशी असतात लांब तशी म्हणून तिला काही ठिकाणी गोस्तनी असं म्हणायचं कारण गायीचे जे सड असतात तशा हाताला आकार होता म्हणून त्याला स्थानिक गोस्तनी असं म्हणायचं तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कि द्राक्षामध्ये बिया असायचं दोन दोन तीन तीन बिया असायच्या त्यावेळेला आणि सगळी द्राक्ष लहान मोठी असायची सगळी एकसारखी नसायची मग याच्याच काही सुधारणा होत गेल्यानंतर पुण्याला गणेश संशोधन केंद्र आहे अग्रिकल्चर कॉलेज आहे आणि मग अशा संस्थानातून विद्यापीठातून आणि इथली जिज्ञासू आणि उत्सुक शेतकऱ्यांनी मग हळूहळू नवीन नवीन जाती लावायला आरंभ केला तर त्यावेळेला डॉक्टर चिमा म्हणजे जवळजवळ साधारणपणे शंभर एक वर्षापूर्वी डॉक्टर चिमानी याच्यामध्ये पुढाकार घेऊन नवीन जाती कशा निर्माण करता येतात आणि मग चिमासाहेबी रावसाहेबी अशा अनेक जाती त्यावेळेला निर्माण झाल्या म्हणजे इथे तर जाती निर्माण झाल्याच पण याशिवाय परदेशातूनही काही जातींचं आगमन टाळलं झालं आता आजकाल जी लोकप्रिय जाती आहे तर तिला म्हणतात थम्बसन शिडलेस तर ही थम्सन शिडलेस म्हणजे बिनबियाची द्राक्ष फार अप्रूप वाटायचं द्राक्षामध्ये बीन आहे आणि म्हणजे झाली कशी बिनबियाची द्राक्ष आली कशी कुठून आली कधी आली तर हे मोठं मनोरंजक आहे तर साधारणपणे अलीकडच्या काळात एकोणीसशे म्हणजे स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे पन्नास त्या मधल्या दोन तीन वर्षाच्या काळामध्ये अनेक जाती द्राक्षाच्या परदेशातून आणल्या गेल्या आणि त्याच्यामध्ये थॉम्सन शिडलेश ही एक त्याच्यामध्ये जात मग ह्या जातीवरती लोकांना ती आवडली पण काय होतं की त्याचं उत्पादन फारच कमी असायचं आणि घडे कमी लागायचे म्हणजे जसं एखादं नवविवाहित मुलगी असते आणि ती जर लग्न होऊन नवीन घरी गेली तर तिला तिथे रुजायला वेळ लागतो इतल्या वातावरणाशी समरस व्हायला वेळ लागतो त्याप्रमाणे थॉम्पसन सिडलेस त्या, त्या वेगळ्या वातावरणातून या जुन्नर परिसरात किंवा पुणे परिसरात आली तर तिला रुळायला थोडासा वेळ लागला तिथल्या हवामानाशी तिथल्या जमिनीशी आणि इथे जे काही तिच्यावरती रोग पडतात किंवा त्याला पोषणाला आवश्यक गोष्टी असतात त्याच्यासाठी तिला वेळ म्हणजे एकोणीसशे पन्नास साली जी द्राक्ष गणेश किंवा लावली रामसंद शिल्लेशी त्याला पहिले घड यायला सत्तावन्न साल म्हणजे सात वर्ष लागली की त्या प्रदीर्घ काळ जावा लागला पण अलीकडे तंत्रज्ञास्त्र इतकं पुढं गेलेलं आहे की एक महिन्याच्या एक वर्षामध्ये तुम्ही त्याला फळ घेऊ शकता आणि मग निर्णया जातीच्या निर्णया रंगाच्या निर्ळ्या आकाराच्या जाती त्या बाहेरून आणल्या इथं तयार झाल्या इथल्या शेतकऱ्यांच्या शेतावर काही मोठेशन सापडले ताज गणेश आहे सोनाका आहे माणिक आहे म्हणजे अशा अनेक प्रकारच्या जाती निर्माण झाल्या आणि बाहेरूनही आल्या अच्छा त्याच्यामध्ये डॉक्टर साहेब की तुम्ही आता ह्या जातींच विविध गुण दर्शन केलं किंवा त्याच्याविषयी तुम्ही बोललात हे त्याच्या बाह्य रूपाबद्दल बोललात तर द्राक्षाचे काहीतरी असे आंतरिक गुणधर्म असले पाहिजेत की ज्याच्यामुळे याचा आहारात समावेश असावा असा आहार तज्ञ नेहमी सांगतात तर काय याचा फायदा असतो लोकांना तर ही फार मोठी नवलाईची गोष्ट आहे आणि महत्वाची तर तेवढीच आहे की माणसाचा आहार ज्या सुरुवातीच्या काळामध्ये शेती वगैरे ज्या पिकत नव्हती त्यावेळेला सगळं आपला हा त्या मा माणसं मनुष्य हा फळावरती अवलंबून होता आणि त्या काळात त्यांचं आरोग्य सुद्धा दीर्घायुष्य असायचे आणि निरोगी आयुष्य असायचं तर ह्या वेगवेगळ्या फळांमध्ये अनेक प्रकारची फळं असायची त्याच्यामध्ये जवळजवळ पन्नास पंचावन्न प्रकारची फळं होती आणि त्यातली त्यातली द्राक्ष आल्यानंतर जसं आपण म्हणतो ना कानामागून आलीन तिखट झाले तशी ही द्राक्ष जरी इथली नसली किंवा बाहेरून आलेली असली तरी सुद्धा तिचं जे काही महत्व आहे ती लोकांना समजलं आणि हे महत्व अनेक प्रकारचं आहे तत त्यातली त्यात आरोग्याच्या दृष्टीने त्याला आपण हेल्थ म्हणतो हेल्थ आणि वेल्थ हे दोन्ही गोष्टी ह्या द्राक्षामुळे म्हणून तिला फळांची राणी म्हणतात आता ह्या द्राक्षाच्या राणीमध्ये वेगळ्या प्रकारची द्राक्ष आहेत म्हणजे काळ्या रंगाची आहेत लाल रंगाची आहेत गुलाबी रंगाची आहेत हिरव्या रंगाची आहेत पिवळसर रंगाची आहेत ह्या रंगाप्रमाणे त्याची आतल्या रसाची गुणधर्म सुद्धा थोडेसे वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण समजले जातात आता द्राक्षे ही आखी खाल्ली जातात म्हणजे असं इतर फळासारखं नाही किंवा त्याची साल फेकून दिली किंवा बिया टाकून दिल्या तर याच्यामध्ये आणि विशेष करून आजच्या द्राक्षामध्ये बिया तर परंतु साली सगळ खाल्ली जातात आणि त्या त्यातला जो रस आहे किंवा जो गर आहे तो फार महत्वा समझला जो अपने शरीर मध्य मानवी शरीर मधे जे पंच पचन संस्था है रक्ताभिस बुद्धि कि मज्जार जी है ज्यादा पांच संस्था अपन मन तो शरीर तो हे चारी पांच ही शारीरिक संस्थे व्राक्षण ये जगत जग भर त्याचे फार मोठ्या प्रमाणात संशोधन झालेलं आहे आज असं आपल्याला अभिमानाने सांगता येईल की जगामध्ये जेवढी फळं आहेत आणि जेवढं त्याच्यावरती संशोधन होतं आणि जेवढं त्याच्या क्षेत्र आहे त्याच्यामध्ये द्राक्षी नंबर वन त्याचं क्षेत्रही मोठ जाती हजारोने जाती आहे याच्यापासून रस निघतो एक प्रकारचं विशेष करून मद्य तयार होतं बेनुका मनुका बेदाणे किशमिश हे सगळे जे काही प्रकार आहेत हे सगळे द्राक्षापासून तयार होतात आणि यातले ह्या पाचवी संस्थामुळे रक्ता जी क्रिया आहे किंवा रक्त लालसर हेमोग्लोबिनचं प्रमाण त्याच्यामध्ये आणि आपल्याला माहिती आहे की विशेष करून ह्या जुन्नर किंवा घाट परिसरामध्ये मातीमध्ये लोहाचं परिणाम प्रमाण जास्त आणि आजकाल आपण बघतो की लोहाची डिफिशियन्सी कमतरता ही बहुतेक आपल्याला आढळून येते तर द्राक्षामध्ये म्हणजे लोह आणि रक्त लाल भडक होण्यासाठी आणि ते प्रवाही राहण्यासाठी त्याच्यामध्ये जे काही अमिनोआिक्स आहे किंवा त्याचे जे रासायनिक गुणधर्म आहेत तर हे फार चांगले आहेत प्रभावी आहेत दुसरी गोष्ट म्हणजे पचन संस्था पचन संस्था तर बऱ्याच वेळेला ही द्राक्ष म्हणजे तहान आणि भूक दोन्ही भागवतात काही फळं पण तहान संत संत्रा हुँ. तहान लागली किंवा घशाला कोरट पडली तर माणूस काय म्हणतो चला लिंबू सरबत पिवळा पण द्राक्षाचं सरबत हे सुद्धा फार प्रभावी आणि आपल्या शरीराला पोषक असं समजलं जातं म्हणजे तहान भागवण्याची आणि भूक भागवण्याची म्हणजे त्यातला जो घर आहे आणि त्याच्यामध्ये जे वेगळे कर्ब कर्ब आहे काचं प्रमाण कमी आहे म्हणून अशा आहारामध्ये ज्याला आपण नैसर्गिक आहार म्हणतो आपल्याला माहित आहे पुण्याजवळ उरळी कांचन आहे आणि उरळी कांचनला तिथे एक निसर्ग आस... आश्रम पण आहे तर ह्या निसर्ग आश्रमामध्ये अनेक वर्ष ह्या द्राक्षावरती म्हणजे आहाराच्या दृष्टीने त्याचा प्रयोग आणि वापर करण्यात आला आपल्याला माहिती आहे की जे साधारणपणे बैठक काम करणारी जी मंडळी असते विशेष करून या गुजरातीमधल्या किंवा यांच्या बैठक काम करणाऱ्या महिला आहेत त्या यांच्या तब्येती वारंवार बिघडतात तब वेगवेगळ्या कांद्याचे आजार होतात किंवा थोडीशी जाडी वाढते वजन वाढतं तर अशा या विकारावरती किंवा विकृतीवरती द्राक्ष हे रामभान समजलं जातं तर इंग्लंडमध्ये एक एम बी बी आणि वर जे एम डिग्री घेतलेली ले एक लेडी असं त्याचं नाव मला आठवत नाही परंतु त्या महिलेने महिला डॉक्टरने तिला स्वतःला कॅन्सर झाला अच्छा आणि तिने मग ही द्राक्ष खायला सुरुवात केली कुठेतरी तिने वाचलं आणि विशेष करून हे ज्ञान जे आहे हे जरी पश्चिमेकडून आपल्याकडे आलं असलं तरी हे आपल्याकडून तिकडे गेलेलं म्हणजे पूर्वी जे होते चरक संहिता किंवा ह्या ज्या संहिता होत्या आरोग्याच्या दृष्टीने किंवा वैद्यकीय शास्त्रामध्ये जे सांगितलं आहे ते आपल्याकडचं ज्ञान तिकडे गेलं आणि तिकडून परत आपल्याकडे आलं आणि मग त्याच्यावरती प्रयोग करताना ते अनेक तिने प्रयोग केले मग नुसती द्राक्ष खायची मग रस खायचा बेदाने खायचे वगैरे वगैरे असं करून तिच्या तीन वर्षामध्ये तिचा कॅन्सर पूर्णपणे बरं अशा अनेक विकारावरती ही बहुगुणी द्राक्ष खूप अच्छान खूप अच्छान खरोखरच द्राक्षाचे डॉक्टर तुम्हाला का म्हणतात हे तुमच्या आज माहितीवरनं लक्षात आलं अतिशय सुंदर माहिती डॉक्टर तुम्ही आता आम्हाला दिले पण ह्याच एक थोडीशी अशी शंका बरेच जण बोलून दाखवतात की अलीकडे ह्या द्राक्षावरती खूप औषधं फवारली जातात की जी आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे तर अशी ही द्राक्ष खाताना काय काळजी घ्यायला हवी हे थोडस ही द्राक्ष जी आहेत ही द्राक्ष खायला छान आहेत दिसायला छान आहेत आणि विकत घ्यायला पण छान आहेत आपल्या सर्वसामान्य माणूस म्हणतो महागाई झाली सगळीच महागाई झाली द्राक्ष महाग झाली आंबे सगळीच फळं महाग झाली पण तुलनात्मक जर आपण विचार केला तर खाण्यायोग्य भागाची किंमत चा जर विचार केला तर द्राक्षे ही सगळ्याच कारण एक किलो द्राक्षे घेतली तर तुम्ही नऊशे नव्वद ग्रॅम स्वाहा खाऊ शकता इतर फळांच्या बाबतीत तसं नाही खूप चाळीस टक्केच खातो आंबा पंचेचाळीस टक्के खातो अं अननस मध्ये पुष्पाचा भाग वाया जातो तसं वाया काहीही जात नाही हे त्याचं पहिलं वैशिष्ट्य दुसरं वैशिष्ट्यच असं आहे की या द्राक्षामुळे जसं आता मी हे सांगितलं की याचे अनेक याच्यामध्ये फायदे आहेत आणि त्याचे गुणधर्मही चांगले आहेत पण काय होतं की अलीकडं हवामानामध्ये पुष्कळ बदल होता, हवेळी पाऊस पडतो आता गेल्या सीजनमध्ये आपण बघितलं अचानक थंडी येते अचानक दुःख पसरतं ढगाळ हवामान होतं आणि असं ह्या बदलत्या हवामानामुळे अर्थातच द्राक्षवेलीवर सुद्धा परिणाम होतो आणि या काळामध्ये जर द्राक्षावर घड असतील फळं असतील तर ती अधिक त्रासदायक आता यापासून वाचायचं कसं म्हणजे हातातोंडाशी आलेली द्राक्षं ही जर आपल्याला वाचवायची असतील तर काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि त्याच्यामधला एक आवश्यक भाग म्हणजे त्याच्यावरती वेगवेगळी औषधं वेगवेगळी वे वे वे वे वे रसाणं फराव फवारावी लागतात आता याच्यामध्ये की जसं रोग आला कीड आली की किंवा हवामान बिघडलं तर आपण त्याच्यावरती कीटकनाशकं आणि बुरशीनाशकं कर, वापर करतो आता शेतकरी कसा आहे शेतकरी थोडा अडाणी आहे म्हणजे तो प्रिकॉशनरी काळजी घेत नाही तर बाबा उद्या काय होणार आहे ना आज त्याची तब्येत केली पण एकदा रोग आल्यानंतर मग तो सरसावतो आणि रोग जाण्यासाठी किंवा कीड हटवण्यासाठी तो मग एकामागून एक वेगवेगळी औषधं जास्त प्रमाणामध्ये मारतो आणि जरुरीपेक्षा जर जास्त प्रमाणामध्ये औषधं फवारली गेली तर त्याचे परिणाम त्या हे दिस्ता, दिस्ता दिस्ता। पर त्याचे अच्छा। त्या काळामध्ये उतरतात आता वैशिष्ट्य असं आहे की काही अवशेष त्या औषधाचे हे वरवर असतात वरून दिसतात डाग दिसतात पण काही जे औषधं आहेत त्याचे अंश आतमध्ये रसाचही जातात हा त्यामुळं आतल्या रसातले हे जे काही विष आहे हे काढणं कारण ओळखताच येत नाही समजत नाही बाहेर हो। त्याच्यासाठी काही काळजी घ्यावी लागते आणि वरून जे औषधं आपण मारतो त्याचे जे डाग असतात ते धुवून काढणं हे शक्य हो का आता याच्यामध्ये आता जे सांगितलं मी दोन प्रकारची औषधं जी असतात त्याच्यामध्ये तर ती घेताना किंवा द्राक्ष घेताना जर आपण थोडंसं जागरूक राहिलं पाहिजे जा। जसं फळ घेताना ते कच्चं नसावं रोगट नसावं आता ह्या गोष्टी दिसतात मग द्राक्ष घेताना काय करायला पाहिजे की सगळ्या घडामध्ये सगळा गड एकसारखा दिसला पाहिजे कारण लहान मोठी द्राक्ष असतील तर कच्ची द्राक्षही जास्त त्याच्यामध्ये जा विष टाकलेलं असत पिकलेल्या द्राक्षामध्ये बुरशी वाढलेली असते म्हणजे अशा प्रकारचं म्हणजे घेतानाच आपण काळजी अशी घ्यायची का वर रायपे नाही घ्यायचं आणि कच्ची द्राक्ष नाही घ्यायची दुसरी गोष्ट घेताना अशी करायची कि घराच्या वरून आणि खालपर्यंत जर ती द्राक्ष एकसारखी पिकलेली पाहिजेत म्हणजे मग हे विषारी अंशी आहे ते त्याच्यामध्ये कमी प्रमाणात असतात त्याच्यामध्ये आणि आपण काय करू शेवटच्या टोकाला जर एखादा मणी आपण खाल्ला तो आणि तो, तो जर आपल्याला चवदार वाटला तर वरचे मणी चांगलेच आहेत असं समजायचं म्हणून घेताना नमुना चाकून बघताना तुम्ही नेहमी शेंड्याकडच्या भागातला एक मणी चाकून पाहता आणि सोपं आहे हे काही फार अवघड गोष्ट नाही आणि मग एकदा तुम्ही द्राक्ष आणल्यानंतर शक्यतो वेगळ्या प्रकारची द्राक्ष तुम्ही घ्या म्हणजे नुसतीच काळ्या रंगाची लाल रंगाची हिरव्या रंगाची अशी न घेता समजा एक किलो द्राक्ष घ्यायची तुम्हाला त्याच्यामध्ये एक तीन चार गड येतात तर एक काळ्या रंगाचा घ्या एक लाल रंगाचा घ्या म्हणजे त्याच्यामध्ये जे विविधता असते आणि एकदा तुम्ही घेतल्यानंतर ती तुम्ही तीन वेळेला धुवून घ्यायची अच्छा हां म्हणजे एका धुण्यामध्ये किंवा असं गडबडीमध्ये घाई घाईने नुसती विसळून काढली किंवा बुडून काढली त्याच्यावरनं ते डाग जाणार नाही तर आणलेली द्राक्ष साधारणपणे मिठाच्या द्रावणामध्ये साधारणपणे एक अर्धा तास तरी ती ठेवायची आणि मग ती चांगली घुसळण्याची पेठायला जरून काढायची आणि स्वच्छ ताज्या पाण्यामध्ये ती परत विसळून घ्यायची आणि मग ते पाणी निसळल्यानंतर मग ती खायला वापरायची अशी जर काळजी आपण घेतली तर ह्या ह्याच्यापासून बराचसा धोका आपण टाळू शकतो कारण द्राक्षे पिकतात शेतामध्ये आपण घरात येऊन द्राक्ष खातो आपल्याला माहित नाही याच्यावरती काय फवारलं आहे किंवा काय चांगलं काय वाईट हे आपल्याला समजत नाही पण एक प्रिकॉशनरी मेजर काळजी म्हणून आपण जर असा गोष्टी घेतल्या आणि असं घ्या की एकदा द्राक्ष घेतली तर ते सुटेमणी वगैरे असे नाही करायचे ते काढून टाकायचे आणि असे साठून नाही ठेवायचे आणलेली द्राक्ष फ्रीजमध्ये ठेवा वगैरे असं नाही करायचे तर आणलेली द्राक्ष साधारणपणे एक दिवसात जास्तीत जास्त दोन दिवसात ती संपवली पाहिजे आणि द्राक्ष खाण्याचे बी इतर फळासारखं नाही आहे की वाता खा मग असं काही नाही तुम्ही कधीही खाऊ शकता अनाशापोटी खाऊ शकता जेवणाबरोबर खाऊ शकता जेवणानंतर खाऊ शकता पण विशेष करून जेवणानंतर जर द्राक्ष खाल्ली तर त्याचं जेवणाचा जो काही आपला पचनक्रिया आहे त्यालाही त्याचा उपयोग होतो आपल्याला चांगला उपयोग करून घेता तर भरपूर द्राक्ष खा मजा करा सुखी रहा, आनंदी रहा फारच छान आज डॉक्टरांनी जी आपल्याला इथे माहिती सांगितली हा त्यांच्याकडे एवढा माहितीचा प्रचंड खजिना आहे तर आता आपण इथे थांबूयात आणि नक्कीच जर डॉक्टरांची वेळ पुन्हा मिळाली तर पुन्हा अशाच त्यांच्याशी गप्पा मारूयात धन्यवाद डॉक्टर साहेब धन्यवाद नमस्ते धन्यवाद श्रोते नमस्कार मित्रनो आता अपन ऐक कि द्राक्ष कस द्राक्ष कसा पीक घता यो आ द्राक्ष मजे का द्राक्ष कसा अपने लाभ घेता हा सग्या गोषी तुम्हें थोड़ा थोड़ा ऐक निश् निश्चित तुम्हारा आनंद वाटत आठत तरी मना एक जिज्ञासा उत्पन्न कि भाई अजू थोड़ी महती अजु थोड़ी महत्ति हो माइी का खजाना अपने बराबर है डॉक्टर भुजपाल तीन घंतु हा योगे समझो है परंतु अस नहीं कि पूर्णपने संपतो अपन पर एपिशोडमें ओम आ भुजपाल सरान परत एक महति जाति महती कस कसा, कसा जास्ती जास्ती कमाता अपना सुलभ खेती कस करता कमी आ, कमी खर्चा शे शरी बंधु चांगले पीकान कस देता सग्या गोष्टी की महत्ति तुम्हें ऐकत रहा रेडियो शिनेरी नाइनटी पॉइंट फोर एफ एम आवाज तुम्हारा आतीम टिक एक तीजे व्यक्तिमत्व अपन ऐकत आडियो शिमलेनी नाइंटी पॉइंट फोर एफ एम आवाज तुम्हारा रे मनुआ One of us पैसा लागे, लागे, लागे ना लाग कवडी तमडी sham sham manwa manu मन के बल तबु दिशी भटके मन के बल तबु दिशी भटके रस्ी लागाओ गुरु ज्ञान की रस्ी लागा गुरु ज्ञान की बोलो राम राम र बोलो शाम शाम शम बोलो रम राम राम बोलो श्याम शाम मनवा मनु करो सुन भाई साधम कह तो कबीरा सुन भाई साधो कहत कबीरा vai mm sai -hmm. तू कधी आसन मै साधो त कबीरा सुन भाई सारो कहत कबीरा सुन भाई साधो कहत कबीरा सुन भाय सारो